श्लोक तिसरा मम योनिहद ब्रम तस्मिन गर्भम्यह संभव सर्व भूताना तिच्या मध्ये मी गर्भ ठेवतो हे भारत त्या सर्व भूतांची उत्पत्ती होते ए रवी तरी महद् या लागी है नाम जे महदादि विश्राम शालिका है सहज विचार करून पाहिले तर महतत्वादिक तत्वाना हे विश्रांती स्थान असल्यामुळे या अज्ञानाला महत ब्रह्म असे नाव आहे विकारा बहुवसोरी अर्जुना हे चिरी म्हणधारी महत ब्रह्म अर्जुना हेच विकारांना पुष्कळसे वाढवते म्हणून हे महत आहे असे समज अव्यक्त अव्यक्त ऐसी वदंती संख्यांची प्रकृती हे ची अव्यक्तवादी लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यांच्या अनुभवाप्रमाणे यालाच प्रकृती असे म्हणतात वेदांती माया ऐसे म्हणजे प्राज्ञ राया असो किती बोले वाया अज्ञान हे बुद्धिमंतांच्या राजा अर्जुना वेदांती याला माया असे म्हणतात उगीच पालधाट किती करायचा तर हे बोलणे राहू दे थोडक्यात सांगायचे म्हणजे हे अज्ञान आहे आपला आपण पेया विसरू जो धनंजया त्याची रूपयया अज्ञानासी अर्जुना आपला आपल्याला जो विसर पडला म्हणजे आपण आपले स्वकीय आत्मस्वरूप विसरणे तेच या अज्ञानाचे रूप आहे आणि काही एक असे जे विचारा वेळा न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का आणखी एक स्वभाव असा आहे कि ज्याप्रमाणे दिव्याने अंधार पाहू गेले असतात तो दिसत नाही त्याप्रमाणे अज्ञान विचाराच्या वेळी दिसत नाही हा लिली निश्चळी तरी होय दुध जैसी साय दुधाची ते ज्याप्रमाणे दुधाची साय दूध निश्चल असताना दिसते व दूध ढवळले असताना दिसेनसे होते पैजागरू न स्वप्न ना, ना स्वरूप अवस्थान ते सुशुक्ती का जयसिहो ज्यामध्ये जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरूप स्थिती नाही अशी गाढ सुषुप्ती असते कानवियता वायुते वांजे आकाश रीते तया ऐसे निरुते अज्ञान गा अथवा अर्जुन वायू उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामे असते त्यासारखे खरोखर अज्ञान आहे जेथे यथार्थ स्वरूपाचे ज्ञान नाही अथवा विपरीत देहादिकांचे भान नाही अशी जी स्फुरण विरहित अवस्था त्यालाच अज्ञान म्हणावायचे पैल खांबू का पुरुखू पैसा निश्चय नाही ऐकू परी काय नेणू आलो पलीकडे दिसत आहे पली तो खांब आहे कि पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही परंतु काय भास होतो तेही कळत नाही तेवी बी वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे परी काही अनारिसे देखि जे ना त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू जशी असते तशी खरोखर दिसत नाही पर परंतु काही विपरीत दिसत असेल तर तेही दिसत नाही ना ना ते ते ते निज अज्ञान आई व दिवसही नाही त्यावेळेला जशी सांजवेळी म्हणतात त्याप्रमाणे ज्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते व स्वरूप ज्ञानही नसते केवळ अज्ञान असते ऐसी कोणी एकी दश ती ए वादू अज्ञान ऐसा तया गुंडली प्रकाश क्षेत्रज्ञो नाम अशी कोणी एक अवस्था आहे तिला अज्ञान असे म्हणतात आणि त्या अज्ञानाने गुंडळलेला जो चितप्रकाश प्रकाश आहे त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे अज्ञान थोरी ये आणीजे आपण पे तरी ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव सांगतात अज्ञानास महत्व आणावे आणि आपल्या स्वरूपाला तर जाणू नये ते क्षेत्रज्ञाचे स्वरूप समझावे. हाची समजावेगा चांग सैसर्ग चा स्वभाव हाच क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबंध आहे तो तू बाबा चांगला समज हा अज्ञानाशी संबंध असणे हा सत्तेचा सामान्य चैतन्याचा सहज स्वभाव आहे आता अज्ञाना सारीखे वस्तू आपण पाच देखे परिरूपे अनेके नेणू कोणे आता वस्तू आपण आपल्यालाच अज्ञानाप्रमाणे म्हणजे दृश्यत्वाने व नाना तऱ्हेने पाहते परंतु किती अनेक रुपानी पाहते ते कळत नाही जय सारंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला का मूर्ची तू गेला स्वर्ग जसा एखादा भ्रमिष्ठ झालेला दरिद्री म्हणतो कि जरे मी राजा आलो आहे अथवा जसा एखादा मूर्षा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गाच गेलो आहोत असे मानतो सृष्टी पैग त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मानले जाते त्याचेच नाव असे कि मी सृष्टी प्रसवतो जैसे का स्वप्न मोह तो एका बहुवा, तोची पाडू आत्मरणे पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थ रूपाने पाहावा तेव्हा पाहिला जातो तीच स्थिती आत्म्याची आपल्या स्वरूपाच्या स्मरणा वाचून आहे हे ची आणि भ्रांती प्रमेय उपलू पुढती परि तू प्रती याची घेप परंतु हे सर्व मी सृष्टीला प्रसवतो वगैरे स्वप्नाप्रमाणे मिथे आहे ही दृढ प्रतिती आत ठेवून तरी माझी हे गृहिणी अनादी तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे तरी ही अविद्या माझी विवाहित स्त्री आहे ही अनादी आहे परंतु ती तारुण्यत आहे व हिच्यामध्ये जे गुण आहेत ते सांगता येणे शक्य नाही ती सत, असत विलक्षण अनिर्वचनीय आहे नाही हे चिरू ठाणे हे अतिउमप हे निद्रिता समीप चेता दुरी हिला वस्तुत अस्तित्व नाही हेच हिचे स्वरूप आहे हि अविद्य स्वरूपी निजलेल्यांना जवळ आहे व स्वरूपी जागे असलेल्याना दूर आहे पैमाज हे निची आंगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय परंतु मी स्वतः झोपलो म्हणजे ही जागृत असते म्हणजे स्वरूप ज्ञानाच्या गैरहजेरीत अविदेच्या माझ्या सदत्वाचा उपभोगून ही ब्रह्मांडी पोटात साठवलेली अशी मोठी गरोदर होते महत ब्रह्म उदरी प्रकृती आठ विकारी गर्भाची करी पेलो वेली महत ब्रह्मा आपल्या उदरात प्राकृत आठ विकाराने जगद्रूप गर्भाची वाढ करते उभय संगू पहिले बुद्धितत्वे प्रसवले बुद्धितत्व भार मन उभय माझ्या व मायाच्या संघात प्रथम जन्म झाले ते बुद्धितत्व रजोगुणाने भरले गेले म्हणजे मन तयार होते तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्व रची ते महाभूतांची अभिव्यक्ती होय मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकार तत्व तयार करते व त्या योगाने पंचमहाभूते स्पष्ट दशीच येतात आणि विषयी स्वभावेत म्हणून सरिसी तीएही रूपा आणि विषय व इंद्रिय यांचा स्वभावतःच पंचमहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळं विषय व इंद्रिय देखील त्या भूतांबरोबरच आकारस येतात जालेनी विकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा पंचभूते तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्म प्रकृती पासून उत्पन्न झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो त्यावेळी वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला जीव जसा असा वयास पाहिजे तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो रुखाचा आवांका जैसी बीज कणिक जीवी बांधे उदका भेटत खेव ज्याप्रमाणे बीजाचा दाना पाण्याला भेटल्या बरोबर आपल्या मध्ये वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेव लागे आणि त्याप्रमाणे माझ्या संघाने अविद्या ही अनेक जगदरूपी अणकुचीदार अंकुर घेऊ लागते मग गर्भगोळातया कैसे रूप तये आया ते परी येसे राया सुनांजी हे सुजनांच्या राजा अर्जुन त्यावेळी मग त्या, त्या गर्भगोलाचा आकार कसा व्यक्त होत ते ऐक परीमणिज स्वेदज जारज उमटती सहज अवयव हे तेवा अंडज स्वेदज उद्भीज व असे हे अवयव स्वभावतःच उमटतात वशे गर्भरसे उससे अवयवतो। अवयव आकाश व वा वायु यांच्या योगाने गर्भरस वाढल्याने जीवन पवतो। पोटी सुनी तम रजे आगळी का तो यते जे उठिता निफजे स्वेद जुग तम व रज हे दोन गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता, निश्चय करून स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्र निकृष्टे स्थावरू उमटे उद्भीजू ह आपथ्वी यांच्या अधिक्याने आणि केवळ नीच अशा तमो स्थावर असा उद्भीजू उत्पन्न होतो पाचा पाच हि वीरजी होती मनबुद्ध्या दिसाजी हि ऐसे जाण पंच महाभूत ही सर्व आपापसात सहकार्य करतात व मन व बुद्धी इत्यादी ज्ञान साधनेत होतात ही मनुष्यादी योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत असे समज ऐसे हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूल ते चार भूतोनी हे ज्याचे सरळ चार हात व पाय आहेत व स्थूल जी महाप्रकृती हे ज्याचे मस्तक आहे प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सुरयोनी आंगे आठ उर्ध्वाची प्रवृत्ती हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे व निवृत्ती ही नीट म्हणजे सरळ पाठ आहे व अष्टदेव योनी ही ज्याची वरची म्हणजे कमरेच्या वरची अंगे आहेत कंठू उल्हासर्गु मृत्यू लोक मध्य भागू चांगू नितंबूत आनंद भरित असा जो स्वर्ग हा ज्याचा कंठ म्हणजे गळा आहे मृत्यू लोक ही ज्याची कंबर आहे व पाताळ ज्याचा चांगला कमरेचा पृष्ठभाग आहे ऐसे ले करू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसे गा अर्जुना ज्याचे बाळसे तिन्ही लोक आहेत असे एक मुल ही प्रसवली पहा चौऱ्याऐंशी लक्ष योनी ती ए कांडा पेरा सांदणी वाढ ज्या बालकाच्या कांड्यांचे व पेरांचे सांधे आहेत असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे दे। ना, ना देह अवयवी नामाची लेणी मोहस्तन्ये वाढवी नित्य नवे माया ही या बालकाच्या देहाच्या निरनिराळ्या अवयवांवर नामांचे अलंकार घालते व मोहरूपी दुधाने ही माया या बालकाला नित्य नवेपणाने वाढवते सृष्टी वेगवेगळी भिन्नाभिमान सुदलिया मुदिया तेथे वेगवेगळ्या सृष्ट्या त्या या बालकाची हाताची व पायांची बोटे आहेत व प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेले अंगठे आहेत हे एकवते चराचरा अविचारी सुंदर प्रसो थोर थोरावली जगद्रुपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक त्याला जन्म देऊन हि माया थोर झाली म्हणजे वाढली पै ब्रह्मा प्रात काळू विष्णू तो मध्यान वेळू सदाशिव सायंकाळू बाळायया ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रात आहे विष्णू हा मध्यान काळ आहे व सदाशिव हा सायंकाळ आहे महाप्रळय खेळवणी निमांत से विषम ज्ञाने उमजे कल्पोदयी हे बालक खेळून आले म्हणजे महाप्रळयरूप शेजेवर निसते व पुन्हा कल्पाच्या आरंभी भेद ज्ञानाने जागी होते अर्जुनाई या परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले अर्जुन याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टीच्या घरात युगांच्या मालिकांची पावले कौतुकाने टाकते संकल्पयाचा इष्टू अहंकार होया संकल्प हा आवडता आहे व अहंकार हा खेळगडी आहे अशा या बालकाचा शेवट म्हणजे नाश त्यावेळी ज्ञानाने होतो आता असो हे बहुबोली पैसे विश्व व्याली तेथ साय झाली माझी सत्ता आता हे फार बोलणे राहुल वर वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते या क्रमात त्या मायेला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो श्लोक चौथा सर्व योनी शुकेय मूर्तय संभवंती तासा ब्रम्ह मह्योनी रहम बी हे कौतेय सर्व योनी मध्ये ही जी शरीर निर्माण होतात त्या सर्वांचे कारण आई म्हणजे माया आहे आणि मी बीजप्रद पिता आहे या कारणे मी पिता महत हे माता अपत्य पंडूसुता जगडंबरू या कारणास्तव मी बाप महद ही आई व जगडंबर हे मूल आहे आता शरीरे बहुते देखोनी न भेदे हो चित्ते जो मन बुद्ध्यादी भूते एकेची येथे आता निरनिराळी शरीरे पाहून तुझ्या चित्तात भेद येऊ देऊ नकोस कारण की या सर्व शरीरामध्ये मन बुद्धी अहंकार व पंचमहाभूते ही जी जगातील आठ तत्वे आहेत ती एकच आहेत अवयव नाही देवी विचित्र विश्व पाही एक अरे अर्जुना एकाच देहामध्ये निरनिराळे म्हणजे भिन्न भिन्न प्रकारचे अवयव नाहीत का त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे असे समज पै उंच्या निचा डहाळीची वरच्या खालच्या व भिन्न भिन्न आकाराच्या अशा वेगवेगळ्या डहाळ्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात आणि संबंधू तो हि ऐसा मृत्यूके घटू लेकू जायसा का पटत व कापुसा नातू होय आणि आमचा या जगाशी संबंध आहे पण तो देखील कसा आहे म्हणून म्हणशील तर मृत्यिकेचे मूल जसा घट अथवा कापसाचे नातवंड जसे वस्त्र पण आहे त्याप्रमाणे नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा अथवा लाटांची परंपरा ही जशी समुद्राला संतती आहे तसा आमचा व चराचराचा संबंध आहे म्हणणी वन्ही आणि ज्वाळ दोन्ही वन्ही केवळ तेवी मी गा सकळ संबंधू वावो म्हणून अग्नी व ज्वाळा हे दोन्ही जसे एक अग्निच आहेत त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे व हा सर्व संबंध मिथ्या आहे कोण फाके किळेवरी माणिके लोपे का झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो तर जगपणाने कोण प्रकाशतो माणकाच्या तेजाने माणिक लोपली जाते का अलंकाराते आले तरी सोने पण काय गेले आणि कमळ फाकले कमळत्वा मुके सोने हे अलंकार दशेला आले असता त्याचे सोने पण गेले का अथवा कमळ उमलले असता कमळत्वाला ते मुक्ते का सांग पानंजया अवयवी अवयवी या आच्छा दिजे कि तया तेची रूप अवयवी हा अवयवांकडून झाकला जात कि अवयव हेच अवयवीचे रूप आहे अर्जुना सांग बर किरूली कनिसाचा निर्वाळा कि आगळा दिसत असे जोंधळ्याचा कण पेरून त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का पुष्कळ पटीने वाढला म्हणनी जग परवते सारुनी पाहिजे माते तैसे नव्हे उखिते आघेची म्हणून जग पलीकडे सारून म्हणजे जगाचा निराश करून मला पाहावे तसा मी नाही तर सर्व सकट मीच आहे हा तू साचो कार अर्जुना हा निश्चयाचा खरा सिद्धांत तू जीवाच्या गाठीच बांधून ठेव म्हणजे तू आपल्या अंतकरणात या सिद्धांताचा दृढ निश्चय कर आता मिरिरी वेगळाला गुणी मीची बांधला ऐसावडे आता निरनिराळ्या शरीरात माझे प्रकाशन माझ्याकडूनच होते आणि त्या शरीरामध्ये गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो जैसे स्वप्नी आपण उठून आत्म मरण भोगी जे गा जाण कपित हे अर्जुन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दुःख आपण स्वतःच भोगावे काका बळा ते डोळे प्रकाशूनी पिवळे देखती तेही कळे तयासीची अथवा एखादी पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्याला कावीळ झाली आहे असे समजते हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्याला आपल्या डोळ्यांमुळे होते व तेच डोळे पिवळ्याचेही प्रकाशन करतात याप्रमाणे डोळ्यांकडून काविळीचे ज्ञान होऊन त्यामुळे दिसणाऱ्या पिवळेपणाचेही तेच डोळे प्रकाशन करतात ना, ना सूर्य प्रकाशे प्रकटीत अभ्रभास तो लोपला हेही दिसेची की अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्या वेळेला आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो त्यावेळेला ते ढग आपल्याला दिसत व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्य झाकून टाकले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजण्यात येते पैया पे आपण पेनी जालिया छाया आपुलिया बिहोनी बिहाली आना आपल्यापासून झालेल्या छायाला असता ती छाया भेलेल्या पुरुषावर काही ये वेगळी येत का? तर नाही म्हणजे त्या छायाचे प्रकाशन आपण तै सीए तैसी ये नाना देहे, दाउनी मी नाना होये तेथा जो बंधू आहे तेही देखे त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून म्हणजे प्रकाशून मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचे प्रकाशनही मीच करते माझे मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणांचा बंध दिसत असून त्या बंधाकडून न बांधले जाण्यास कारणीभूत होते व आपल्या नेणण्यानेच आपल्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानानेच बंध उत्पन्न होतो